पुस्त आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्यापाटील परिशिष्ट दोन मंगळवार दिनांक 22 जानेवारी एकोणीसशे एक या दिवशीच्या केसरीतील लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला अग्रलेख महाराष्ट्र थंड गोळा होऊन पडला होता त्यात उब व प्राण भरण्याचे काम न्यायमूर्ती रानाडे यांनी केले कैलासवासी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे राणे महादेव गोविंद रानडे यांच्या मृत्यूची वार्ता ऐकून हिंदुस्थानातील महाराष्ट्रातील व विशेषतः पुण्यातील लोकांना आपल्या घरचाच एक कार्यकर्ता पुरुष गेल्या इतके दुस्सह दुःख होईल व निदान काही कालपर्यंत तरी या दुःखदायक बातमीने त्यांचे भान नाहीसे होईल यात शंका नाही मनुष्याचे जीवित नश्वर आहे वगैरे तत्वज्ञानाचे विचार कितीही डोक्यात घुळत असले तरी वैभवाने बुद्धीने कर्तृत्वाने किंवा विद्वत्तेने ज्या थोर राष्ट्राचा कार्यभार उचलून पुढाकार घेतलेला असतो त्यांच्या मृत्यूने काही काळपर्यंत तरी जग शून्यवत भासणे अगदी स्वाभाविक आहे माधवरावजींचे चरित्र दुसरीकडे सविस्तर दिले आहे त्यावरून कॉलेजात असताना त्यांच्या विद्वत्तेचा लौकिक कसा वाढला होता पुढे नोकरीत त्यांचा प्रवेश कसा झाला तेथे त्यास ते कोणकोणते मान मिळाले व अखेरीस हायकोर्ट जज्जाच्या जागेपर्यंत त्यांची मजल कशी पोचली वगैरे गोष्टी वाचकास कळून येतील अलौकिक बुद्धिमत्ता दीर्घ व सतत देशाबद्दलची खरी कळकळ विद्याजनाचे स्वाभाविक झडलेले व्यसन अचूक कल्पकपणा वगैरे अनेक गुणांनी माधवरावजींचे चरित्र बोधप्रद असून महत्वाचे झाले आहे याखेरीज, अखेरीज राजदरबारी व लोकात त्या जो वेळोवेळी मान मिळत गेला व लोकांच्या आणि सरकारची जी कामगिरी त्यांनी बजावली तीही काही साधारण नाही दुसऱ्या कोणापुरुषाच्या हातून एवढीच कामगिरी जरी झाली असती तरी देखील त्याची थोर पुरुषात गणना करावी लागली असती पण रावसाहेबांकरता न्यायमूर्ती हे कृत्रिम नाव सोडून देऊन आम्ही पुणेकर लोकांच्या तोंडी बसलेल्या त्यांच्या नेहमीच्या नावानीच ती उल्लेख कर उल्ले अधिक प्रशस्त वाटते। कमळाची शोभा सुगंधात आज महाराष्ट्रातील प्रत्येक समजूतदार मनुष्य जो हळत आह तो ते काही हायकोर्टाचे जज्ज होत्र प्रार्थना समाजाचे अध्यक्ष होत किंवा सामाजिक सुधारणेच अध्वयी होत म्हणून नव्हे या गोष्टी थोरपणाप्राप्त होण्यास साधनीभूत नाहीत असे नाही पण तेवढ्याने माधवराजींच्या थोरपणाची उपपत्ती लागत नाही अशी आमची समजूत आहा कैलास वाश्री कृष्णशास्त्री चिपळणकरांसारखे बुद्धीने बृहस्पती तुल्य विद्वान आमच्यात झाले नाहीत असे नाही प्रार्थना समाज किंवा समाज सुधारणा यांचे निस्तीम भक्तही माधवरावजींच्या बरोबरीचे किंवा काकणभर जास्तही असू शकतील व हायकोर्टात एक नेटिव्ह जज असा असा सरकारचा जोपर्यंत विचार आहे तोपर्यंत नेटिव्ह हायकोर्ट जजेची परंपरा कायम राहील माधवरावजींकरता महाराष्ट्र देश जो आज हळहळत आहे व आपले अपरिमित नुकसान झाले असे आज जे प्रत्येकास वाटत आहे ते काही असल्या बाह्य गुणांकरता नव्हे न्यायमूर्ती हे मार्मिक लेखक चांगले वक्ते उत्तम विद्वान अलौकिक बुद्धिवान जबर विद्याव्यासंगी असाधारण कल्पक आणि सरळ मनाचे व शांत स्वभावाचे होते हे सर्वांस महसूर आहे पण कमलाची खरी योग्यता ज्याप्रमाणे पाकळ्यांच्या आकारात रंगात किंवा वादवात नसता त्यांच्या सुगंधीपणात असते तद्वत माधोराजींच्या खऱ्या लोकप्रियतेचे मोठेपणाचे बीज ज्याच पाहणे आहे त्यांनी वरील गुणांखेरीज दुसऱ्या काही गोष्टींचा विचार केला पाहिजे प्रेत कळा हा विचार कोणताही सांगण्यापूर्वी माधवरावजी पुण्यास पहिल्यांदा जेव्हा आल तेव्हा पुणे किंवा महाराष्ट्र याची काय स्थिती होती याचे थोडक्यात निदर्शन केले पाहिजे एक राज्य जाऊन दुसरे राज्य कायम होईपर्यंत मध्यंतरी जो काल जातो तो राष्ट्राच्या अभिवृद्धी स्पुष्काप्रकारे प्रतिबंध असतो हैतिहासिक तत्व सुप्रसिद्ध आह सन अठराशे पासून सन अठराशे सत्तरपर्यंत महाराष्ट्र दक्षाची स्थिती अशाच प्रकारची होती ज्या पुणे शहरात नाना फिसासारख्या मुत्सद्द्यांनी काही वर्ष वास्तव्य करून मराठी राज्याचा गाडा हाकला व जेथे पेशवाईची अखेर होईपर्यंत मुत्सद्दी व शूर पुरुषांची परंपरा कायम होती तिथे एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सर्व बाबतीत बहुतेक प्रेतकाळा आली होती असे म्हटले असता त्यात अतिशय होणार नाही ज्या सरदार घरण्यातील पुरुषांनी पश्वाईट मोठी मोठी कामे केली होती त्यांच्या वंशजास इंग्रज सरकारन पेन्शन घेऊन स्वस्त बसण्यास सांगितल असल्यामुळे नवीन राज्यव्यवस्थिती बरे वाईटपणाबद्दल विचार करण्याच त्यांच कुलव्रत त्यांनी सोडून दिल होते दक्षाच पुढारीच असतव्य पराणमुख झाल्यावर गरीबरहितची स्थिती कशी झाली अस्वि सांगावयास नकोच राष्ट्रातील चळवळ बंद पडली टोपीवाल्याची राज्य करण्याची शिस्तवार रीत चोहकडे त्यांनी घालून दिलेली कायद्याशी बंधने जमीन पाहणी आगगाड्या तारायंत्रे शाळा पोस्ट ऑफिसे वगैरे राज्यव्यवस्थेच्या अपूर्व ताटाने लोक दिपावून गेल्यासारखे झाले होते त्यातून बंडवाल्यांचा पराभव झाल्यानंतर तर इंग्रजी राज्याची अधिकच छाप बसली गेली जुन्या सरदार घराण्यातील पुरुषास राजकारणात पडण्याची जरूर नसल्यामुळे त्यांच्या अंगचे गुण लुप्तप्राय झाले व पुणे पाठशाळेतून तयार झालेले नवीन विद्वान सरकारी नोकरीत आणि त्यामुळे प्राप्त झालेल्या मानातच दंग होऊन राहिले जी पुण्याची ती सगळ्या महाराष्ट्राची स्थिती होती माधवरावजी पुण्यात येण्यापूर्वी येथील विश्रामबाग कॉलेज किंवा पुना कॉलेजमधून बुद्धिवान व विद्वान मंडळी तयार होऊन बाहेर पडली नव्हती असे नाही पण वर निर्दिष्ट केलेल्या अनेक कारणांमुळे राष्ट्रामधील चळवळ अगदी बंद पडून गेली होती व कोणास आपण पुढे काय करावे हे सुचत नसून आपली हल्लीची स्थिती बरी किंवा वाईट हेही कळत नव्हते ज्या प्रांतातील लोकांनी एकदा मराठी राज्याचा गाडा हाकला होता त्यातील पुढाऱ्यांच्या वंशजांची दोन पिढ्यात अशी स्थिती होऊन जावी ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट होय पण माधवराजींनी पुण्यात जेव्हा पाऊल ठेवले तेव्हा या महाराष्ट्राच्या जुन्या राजधानी स्थिती वरच्याप्रमाणे झाली होती यात बिलकुल संदेह नाही कोणत्याही प्रकारची चळवळ करण्याविषयी परानमुखता आणि केवळ स्वहित परायंतेमुळे अथवा पूर्वीच्या आमदान ज्या गुणांची चहा होत होती तेज गुण नोटीवांच्या अंगी जरी असण्याची आवश्यकता न राहिल्यामुळे एक प्रकारचे लोकांच्या पुढाऱ्यांच्या अंगी आलेले शैथिल्य हेच कायचे सर्व देशभर नजरेच येत होते लोकांचे अंगचे तेज अगदी स्नॅस झालेले होते असे नाही पण वर लिहिलेल्या कारणामुळे महाराष्ट्र देश म्हणजे त्यावेळी एक थंड गोळा होऊन पडला होता या थंड गोळ्यास कोणत्या तऱ्हेने उप दिली असता तो पुन्हा सजीव होईल व हातपाय हलवू लागेल याचा एक सरका विचार करून अनेक दिशांनी अनेक उपायांनी अनेक रीतींनी त्यास पुन्हा जिवंत करण्याचे दुर्दैव काम अंगावर घेऊन त्याकरता जीवापाड जर कोणी मेहनत केली असेल तर ती प्रथमता माधवराजींनीच केली असं म्हटले पाहिजे असाधारण बुद्धी सामर्थ्य आमच्या मते हेच त्यांच्या थोडवीजे किंवा असामान्य मोठेपणाचे मुख्य चिन्ह होय मुंबईच्या कॉलेजात विद्याभ्यास करीत असता इंग्रजी विद्ये आणि मनावर जे जा परिणाम झाले असतील अथवा त्यांच्या अंतकरणात जो प्रकाश पडला असेल त्या त्यांच्या मनाची सार्वजनिक चळवळीकडे प्रवृत्त होण्यास डॉक्टर भाऊदाजी दादाभाई नवरोजी वगैरे थोरग्रस्तांची प्रत्यक्ष उदाहरणे बरीच कारणीभूत झाली असावी एवढी गोष्ट निर्वाध आहे की माधोराव मुंबई सोडून कायमचे पुण्याच्या प्रिन्सिपाल सदर अमीनच्या जागेवर आले तेव्हा दादाबाई सरक्या पुढारी गृहस्थांच्या उदाहरणाने व कृतीने त्यांच्या मनावर बराच परिणाम झालेला होता माधोरावजी मुंबईसच राहते तर आपल्या असाधारण बुद्धी सामर्थ्याने त्यांनी तेथेही उत्तम लौकिक संपादन असता यात बिलकुल शंका नाही तथापि महाराष्ट्राची राजधानी जे पुणे शहर तेथेही त्याज जी कामगिरी कराव्यास सापडली त्यामुळे माजोरजींच्या अंगचे अलौकिक गुण लोकांच्या पूर्णपणे नजरेचे आले असे म्हणण्यास काही हरकत नाही सरकारी नोकरीचे काम चांगल्या रीतीने सांभाळून देशाच्या उत्कर्षाकरता कोणकोणत्या देशेने काय काय प्रयत्न केले पाहिजेत हे ठरविणे व ते अंमलात आणण्याकरता सतत परिश्रम करून जागरुकता ठेवणे हे काही सामान्य बुद्धिमान पुरुषाचे काम नव्हे कित्येकास नित्य व्यवसायापुढे सार्वजनिक कामे सुचत नाहीत सुचली करण्याची उमेद नसते आणि यदा कदाचित करण्यास प्रवृत्त झाले तर त्यास मनुष्यबळ किंवा इतर जी सामुग्री लागते ती ज्या उपायांनी प्राप्त करून घ्यावायची ते उपाय योजण्यास ते असमर्थ असतात विद्वानांची तर या व्यापक प्रश्नांनी बुद्धीतगुंग होऊन जाते व कित्यक्कदिय असून कोणासम्ख एक कोणा दिशेनी राष्ट्राची उन्नती होईल असे वाटत असल्यास दुसऱ्या दुसरीच दिशा पसंत पडत राष्ट्राच्या उन्नतीचा विचार माधोरजींच्या अंगचा पहिला गुण हा होय की सर्व दिश्निव सर्व बाजूंनी राष्ट्राची उन्नती झाली पाहिजे असे त्यास वाटत होते व या सर्व दिशांचे व बाजूंचे सांगोपांग परिक्षण करून त्यांच्या योग्ययोग्यतेबद्दल निर्णय करण्या इतकी परमेश्वराने त्यास प्रगल्वो व व्यापक बुद्धी दिली होती धर्मव्यवस्था समाजसुधारणा उद्योगधंदे शिक्षण राजकीय व्यवस्था वगैरे सर्व बाबतीत आम्ही मागे आहोत व या सर्व गोष्टी सुधारणा झाल्याखेरीज इतर सुधारलेल्या राष्ट्रांची आपल्याचबरोबरी करता यायची नाही असा त्यांचा पक्का ग्रह झालेला होता यापैकी काही बाबतीत त्यांची मते पुढे ज्या नवीन चळवळी निघाल्या त्यामुळे सर्व लोकांना पसंत पडण्याशी झाली होती पण तेवढ्याने त्यांची योग्यता कमी होते असे नाही घाटातून एकदा एक, एक कुशल इंजिनिअरने आगगाडीची लाईन मारल्यानंतर त्यात सुधारणा करणारे जरी पुष्कळ लोक निघाले तरी ज्याप्रमाणे मूळ इंजिनिअरच्या कल्पकपणास कमीपणा येत नाही तद्वतच रावसाहेब यांची स्थिती होय महाराष्ट्रात सजीव केले वर सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारे थंड झालेल्या देशाच्या प्रत्येक गात्रास कसे सजू करता येईल याचा रात्रंदिवस विचार करणारा तीस वर्षापूर्वी महाराष्ट्रात एकच पुरुष झाला सन अठराशे साली निर्वतलेल्या नाना फणीसार मोडकळीत आलेली पेशवाई कशी सुरक्षित ठेवावी याची ज्याप्रमाणे रात्रंदिवस काळजी वाटत असे तद्वतच एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी शा पंचवीस तीस वर्ष माधवरावजींनी राज्यक्रांतीने काही वेळ स्तब्ध झालेल्या महाराष्ट्रात कसे सजीव करता येईल या काळजीत घालविली आणि केवळ महाराष्ट्राकरताच नव्हे तर सर्व हिंदुस्थानाबद्दल अशाच तर्ची विचार त्यांच्या मनामध्ये सदैव घोळत असत पाश्चिमात्य शिक्षणाबरोबरच एक प्रकारची सार्वजनिक जबाबदारी आपणावर येऊन पड़ते ही गोष्ट माधोराजींनी पुरी ओळखली होती व आपल्या पंचवीस तीस वर्षाच्या वर्तनक्रमान लोकाची जबाबदारी कशी बजवावी याचे उत्कृष्ट उदाहरण घालून देऊन त्यांनी महाराष्ट्राचाच नव्हे तर हिंदुस्तान दक्षाचा लौकिक राखीला असाग आह कार्यकर्त कल हिंदुस्तानची किंवा महाराष्ट्र दक्षाची जागृती अमुक उपायां होईल आणि अमुक उपायाने होणार नाही हे ठरविण्यास असामान्य व व्यापक बुद्धी लागते हे वर सांगितलेच आहे पण अशा प्रकारची अलौकिक बुद्धी असूनही जर दुसरे गुण पुढाऱ्यांच्या अंगी नसतील तर त्याच्या हातून मोठीशी कामगिरी कधीही वावायची नाही राष्ट्राची उन्नती होण्यास ज्या हजारो गोष्टी कराव्या लागतात त्या एकट्याच्या हातून होत नाही त्यास योग्य माणसाची निवड करून त्यांचे सहाय्य घ्यावे लागते किंबोना अशा प्रकारची माणसे तयार करावी लागतात असे म्हणले तरी चालेल मानसे तयार करण्याचे हे काम किती कठीण आहे हे अनुभवाचून समजणे अशक्य आहे मनुष्याची पारख त्यांच्या हातून चुक्या घडल्या असता त्या शांतपणे सांभाळून घेऊन पुन्हा उत्तेजन देण्यास अवश्य लागणारे उत्साह शांती वगैरे गुण पुढाऱ्यांची अंगी जरूर असावे लागतात माधवराजेंची अंगी हे गुण पूर्णपणे वसत होते व म्हणूनच त्यांच्या हातून इतकी कामे येथे सिद्धीच गेली चोवीस तास सार्वजनिक कार्य सार्वजनिक सभा वत्कृत्व सभा लवाद कोर्ट प्रार्थना समाज फिमेल हायस्कूल औद्योगिक चळवळ वगैरे ज्या अनेक संस्था पुणे शहरात झाल्या किंवा आहेत त्या सर्वांशी माधवरावजींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या संबंध होता असे आढळून या सर्व चळवळी सुरू ठेवण्याबद्दल लोकमत जागृत करून कायम ठेवणे निरनिराळ्या संस्थांकरता निरनिराळी मनुष्य पाहून त्यांच्या हातून किती कामे करून घेणे देशातल्या किंवा परदेशातल्या सर्व प्रकारच्या हालचालींवर नजर ठेवून त्याचा स्वदेशांच्या उत्कर्षाशी कसा संबंध पोहोचतो याचे अहोरात्र मनन करणे हे माधवराजींचे व्यसनच होऊन राहिले होते त्यांच्या घरी केव्हाही जा तेथे ते काही नाही काहीतरी सार्वजनिक विषयाची चर्चा चालू असावा याचीच बारा आणि बारा तास अशा रीतीने सार्वजनिक कामात एकसारखे मन घालून ती सुयंत्रित रीतीने इतके बुद्धी सामर्थ्यच आधी फार थोड्या लोकात आणि ज्या थोड्या लोकांच्या अंगी अशा प्रकारचे सामर्थ्य असते त्या आळसत्याने स्वहित परतेने किंवा उत्साहभंगाने पछाडले असल्यामुळे युनिव्हर्सिटीतून दरशळ शेकडो ग्रॅज्युएट बाहेर पडतायत तरी रात्रंदिवस देशहितार्थ तनमंधन अर्पणारा येतता मपी सिद्धानाम कश्विन मा मापी वेतवत या न्यायाने एखादाच माधोरावजींसारखा पुरुष निर्माण होतो असा पुरुष आपल्यामधून गेला असता एकाएकी सूर्यास्त झाल्याप्रमाणे सर्व लोक बिघ्मूळ झाले यात काही आश्चर्य नाही माधवरावांचे काम सोपे नव्हते माधवरावजींनी जीही सर्व कामे केली होती ती त्या सुखाने करता आली अशी जर कोणाची समजूत असेल तर ती चुकीची आहे मुंबईपेक्षा पुणे किंवा महाराष्ट्र देश यातील लोक अधिक एकरूप असल्यामुळे सार्वजनिक चळवळीचे माधोराजींनी मुंबईहून आणलेले बी येथे लवकरच उदयास आले हे गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासावरून कोणासही सहज आहे हे बी रुजत घालून त्यास पाणी घालणे व पुढे तज्जन्य वृक्षाचे पालनपोषण करणे हे सर्व काम माधोराजेस करीत होते त्यांच्या हाताखाली कैलासवासी सार्वजनिक काका कैलासवासी सीताराम पंत चिपळोणकर रा शिवराम हरी साठे वगैरे बळीच मंडळी असून पुढे पुढे कैलासवासी रा बुलकर कैलासवासी कुंटे यांच्यासारख्यांचेही सहाय्य त्यांना मिळाले होते पण या सर्व गृहस्थांची व त्यांनी चाललेल्या कामाची मदार कायती माधवराजूंवरच असे ही गोष्ट लवकरच सरकारच्या नजरेस आली मल्हाराव गायकवाड पदच्युत केल्यानंतर त्यांची कमिशनमार्फत जी चौकशी झाली तेव्हा पुणे शहरात झालेली चळवळ आणि सन अठराशे एकोणऐंशी साली बुधवारचा वाडा जळाला असता गावात झालेली धामधूम ज्या साठवत असेल ते रावसाहेबांनी अंगीकारलेला क्रम मीन धोक्याचा होता असे कधीही म्हणणार नाहीत ना महाराष्ट्रातील लोकांना सार्वजनिक बाबतीत चळवळ करण्याचे जर कोणी शिक्षण देत असेल तर ते माधवरावजीच होत ही गोष्ट सरकारास कळून चुकली होती व माधवरावजींची पुण्याहून नाशिकास व नाशिकाहून धुळ्यास जी उचलबांडी झाली ती काही केवळ एक जागे एक मनुष्य पुष्कव्या ठेवणे योग्य नाही एवढ्या करतास नावे, हे सर्वांस माहित आहेच फार लांब कशाला माधोराजींनी स्थापिलेली सार्वजनिक सभा ही राजद्रोळी आहे असा सर रिचर्ड टेम्पलच्या कारकिर्दीत बूट निघाला होता दीर्घोद्योगाचे फळ पण सर्व अडचणीतून आणि संगटातून धीमेपणाने माधोराजींनी हातात धरलेली सर्व कार्य तडीस त्यांच्यापेक्षा कमी उंचा पुरुष अशा प्रसंगी डगमगून गेला असता पण राव रावसाहेबांच्या बुद्धीचे व्यापकत्व जितके अलौकिक होते तितका शांती हागून त्यांच्या अंगात असामान्य असल्यामुळे त्यांच्या दीर्घोद्योगात अखेरीस यश येऊन मुंबई इलाख्याच्या मध्यभागास एक प्रकारची विशेष जागृती प्राप्त झाली माधवरावजींसारखे पुरुष जेथे निपजले नाहीत तेथल्या आणि महाराष्ट्राच्या स्थितीची तुलना केली असता आमच्या म्हणण्याची सत्यता कळून येईल सारांश महाराष्ट्रात जर काही आज मी जो वाढवण्यात असला त्यातील वक्ते व लेखक जर निर्भयपणे सार्वजनिक गोष्टींची चर्चा करीत असले तर ते माधवरावजींच्या पंचवीस वर्षाच्या दीर्घोद्योगाचे फल होय असे म्हणण्यात कोणतीही हरकत नाही सर्वज्ञ माधव अशा तऱ्हेचा पुरुष देशात निर्माण होणे हे देशाचे एक भाग्यच आहे विद्वत्ता मुत्सद्दीपणा काम करण्याचे हाऊस सार्वजनिक हित कोणत्या उपायांनी करता येईल याबद्दल एक सरका निधी ध्यास आणि लोकांनी नेहमी आपल्या उन्नतीच्या चळवळीत व्यग्र असावे अशी अनिवार्य इच्छा इतके गुणांगी वसत असलेले थोर पुरुष राष्टात वारंवार निपजत नसतात महाराष्ट्र देशात अठराव्या शतकात नाना फडणीस अशा प्रकारचे मुस्सदी होऊन गेले खरे पण विद्वत्तेचे मान लक्षात आणता त्यांची आणि माधोराजींची तुलना करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या किंवा दक्षिणेच्या प्राचीन इतिहासात प्रसिद्ध आलेले हेमाद्री किंवा माधवाचार्य यांची उपमा आमच्या मते माधोरावजीस अधिक समजण्यासारखी आहे माधवाचार्यांची बुद्धी चुहोकडे अकुंठित असल्यामुळे त्यास सर्वज्ञा हा सही माधवहा असे म्हणत असत बुद्धी बुद्धिवैभवी अशाच प्रकारची विस्तृत व व्यापक होते वया इंग्रजी राज्यात जर हायकोर्टच्या जज्जच्या कामाफलीकडे त्यांच्या विशाल बुद्धीचा उपयोग झाला नाही तर तो, तो दोष माधवरावजींचा नव्हे हल्लीच्या राज्य पद्धतीचा आहे हे लक्षात ठेवले पाहिजे माधवरावजी जर काही दिवस जगते तर त्यांनी सुरु केलेल्या चवळी उघड रीतीने हाती घेऊन दादाबाई किंवा ह्यूम याचप्रमाणे त्या शेवट्यासिण्याचा उद्योग निगराणी होण्याचा संभव होता पण त्यांच्या हातून आम्हा लोकांची अशा प्रकारे कल्याण व्हावे असा ईश्वरी संकेत नव्हता असेच म्हटले पाहिजे एरवी त्यात साठावे वर्ष लागले म्हणून त्यांची जुबिली करण्याऐवजी त्यांचा मृत्यूलेख लिहिण्याचा दुःखकारक प्रसंग आज आमच्यावर आला आहे तो आला नसता लोकोत्तर गुण उमेद माधवरावजींचा महाराष्ट्राकडे आणि महाराष्ट्रीयांचा माधवरावजींकडे विशेष ओढा होता याचा यावरून विशेष खुलासा होईल कायदेपंडित लेखक वगैरे बाबतीत माधवरावजींची योग्यता इतर कोणत्याही राष्ट्रीय पुडाऱ्यापेक्षा रा कमी नव्हती किंब सर्व विषय अवगत करून घेण्याची हाऊस आणि कोणताही विषय हाती घेतला असता त्यासंबंधी काहीतरी नवी शक्कल काढून त्यास मनोहर रूप देण्याची त्यांची अपूर्व हातोटी दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रीय पुडाऱ्यात रा सापडेल असे आम्हाला वाटत नाही पण याहीपेक्षा त्यांच्या आमचा लोकोत्तरगुण म्हटला म्हणजे आपल्या राष्ट्राचा अभ्युदय केव्हा ना केव्हा तरी खास झाला पाहिजे किंबहुना ही, ही गोष्ट परमेश्वराने संकल्पित आहे अशी जी त्यांच्या ठाई उमेद होती ती होय भावी सुपरिणामाबद्दल अशा तऱ्हेची निःसंशयमनोवृत्ती फारच थोड्या पुढाऱ्यांची ठाई आढळून येते सरकारचा ताबेदारपणे योग्य माणसांची कमतरता समाजामध्ये मा दे रूढ असलेल्या समजुती इत्यादी अनेक कारणांनी माधोरॉर्जीस आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी करता आल्या नाही तथापि दूरवर नजर देऊन धीमेपणाने अंगीकृत कार्य त्यांनी अव्याहततीने चालू ठेवली होती प्राचीन व अर्वाचीन सुधारणेच्या झगड्यात मनुष्यास पदोपदी कसे भुसकळल्यासारखे होते याचे एक प्रसंगी त्यांनी मोठ्या मार्मिकरितीन वर्णन केले आहे। या सर्व अडचणी सोसून बिन तक्रार देशोन्नतीच्या कार्याकरता उत्साह आणि भगवा झेंडा हाती घेऊन सदैव पुढे राहणे हाही लहान सहान मुसद्दीपणाचे काम नव्हे लोकसे व्रत पण माधवराजींची लोकसेवा एवढ्यावरच थांबली नाही त्यांनी आपल्या हयातीत आपल्या जन्मभूमीतील लोकांना शहाणेकरून सोडण्याचा क्रम अबाधित चालू ठेवला होता राष्ट्रामध लिही व बोलणारे पुढारक् पुष्कळ असल तरी अशा रीतीन लोकसमाजामध्यगृती उत्पन्न करण्याच गुरुत्व ज्यांच्याकड़ द अस लोक फारच विरळ आह माधवरावजी हशा विभूतीपैकी एक होत व म्हणूनच त्याचकरता आज सर्व लोक आम्हा सर्वांचा एक अप्रतिम हित करता गेला म्हणून हळहळत आह अशा तर्चा पुरुष इंग्रजी राज्य झाल्यापासून तरी महाराष्ट्रात निघाला नाही व पुढही माधोरावजींची जागा लवकर भरून येईल असं वाटत नाही देश कार्य करून माधवरावांचे ऋण फेडा अशा तऱ्हेचा पुरुष काळाने आमच्यामधून ओढून न्यावा हे आमचे मोठे दुर्दैव होय माधवरावजींच्या कुटुंबाशी त्यांच्या मृत्यूने जी हानी झाली आहे ती तर खरोखरीच दुष्परिहार्य होय त्यांच्यावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे खरा व आम्ही कितीही शांतवन केले तरी ते दुःख कमी होणे कठीण आहे तथापि महाराष्ट्रातील प्रत्येकजण त्यांच्या दुःखाचा वाटेकरी आहे या गोष्टीकडे लक्ष देऊन त्या आपले मन विवेकाने आवरतील आणि महाराष्ट्रातील लोक ज्या महापुरुषाच्या मृत्यूकरता आज आपण सर्वजण दुःख करीत आहोत त्यांच उदाहरण आपणापुढे ठून यथाशक्ती पण खऱ्या कळकळीने कर त्यांनी घालून दिलेला किता गिरवून त्यांच्या ऋणातून अंशता तरी मुक्त होतील अशी आम्ही सशा आह माधवरावजी तर गेलच पण त्यांनी घालून दिल उदाहरण डोळ्यापुढे ठेवून सर्वजण जर यथाशक्ती देशकार्याकरता झटण्याचा प्रयत्न करतील तर आपल्या सर्वात जी गोष्ट हवी आहे ती प्राप्त झाल्याखेरीज कधीही राहणार नाही माधोरावजींच्या गुणांबद्दल जितके जास्त लिहावे तितके थोडेच आहे करिता आजचा लेख आम्हाला जरी अपुरा वाटत आहे तरी माधोरावजीस त्यांच्या सत्कर्माप्रमाणे गती मिळो एवढी अखेरीस प्रार्थना करून हा दुखोट्याचा लेख येथे संपवितो